वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पंचवीसावा त्या भयानक राक्षसी अत्यंत कठोर आणि भयंकर बोलत असताना जानकी रडत होती राक्षसी असे बोलल्या तेव्हा मनस्विनी वैद्यही अतिभयभीत होऊन सद्गतीत कंठाने म्हणाली मनुष्य स्त्री राक्षसाची भार्या होणे शक्य नाही तुम्ही मला खुशाल खा तुमच्या सांगण्याप्रमाणे मी करणार नाही राक्षसींच्या मध्यात बसलेल्या देवकन्येसारख्या सीतेला रावणाच्या टाकून बोलण्याने शोकार्त झाल्यामुळे स्वस्थता वाटेना ती अधिकच कापू लागली ती आपल्या अंगातच जणू शरीर आखडून घेऊन शिरू लागली जणू कळपातून बाजूला पडलेली लांडग्याने पिळलेली हरिणीच ती अशोकाच्या मोठ्या फुललेल्या फांदीला धरून भग्न मनाने शोकपूर्वक पतीचे चिंतन करू लागले डोळ्यातून स्त्रवणाऱ्या पाण्याने आपल्या मोठ्या सणाना ती जणू स्नान घालत होते चिंतन करीत असता तिला आपल्या शोकाचा शेवट कसा होणार ते कळेना झंझावाताने केळ कापावी तशी ती कापत होती राक्षसांच्या भयाने स्त्रस्त होऊन तिचे मुख म्राण झाले त्या कापणाऱ्या सीतेची लांब आणि पुष्काळ तेस असणारी वेणी कंप पाऊ सरपटत जाणाऱ्या सरपिणीसारखी दिसत होती शोकाने आर्त आणि कोपाने अंतःकरण बधीर होऊन व्याकुळ झालेली मैथिली आसवे गाळू लागली आणि मोठ्याने विलाप करू लागली ती दुःखाने हे रामा आणि मग हे लक्ष्मणा सासूबाई कौसल्या हे सुमित्रा अशा हाकाची सुंदर देऊ लाग सुंदरी देऊ लागले दे। स्त्रियांना काय किंवा पुरुषांना काय अकाली मरण दुर्लभ असे शहावण्यांनी सांगितलेली लोकांच्या तोंडची म्हण खरीच या क्रूर राक्षसीने इथे माझा असा छेड चालवला असताना रामावच मी दुखी झालेली नाही दुख झालेली काही काळ का होईना जगते आहे भरलेली नौका वाऱ्याचे झपाटे लागून समुद्र जशी नष्ट व्हावी तशी मी माझ्या अल्प पुण्यामुळे दीनवाणी अनाथ असल्यासारखी होऊन येथेच नाश पावणार पतीची भेट न होता या राक्षसींच्या तावडीत सापडून पुराच्या तळाख्याने नदीचा तीर जसा खचावा तशी शोकाने मी खचत आहे कमलपत्रासारखे नेत्र असलेल्या पराक्रमी सिंहासारखी गती असणाऱ्या कृतज्ञ मधुर भाषी माझ्या नाथाला पाहणारे धन्य हो लोकप्रख्यात रामा वाचून सर्वथ मी दूर पडले अत्यंत जालीम विष खाल्ल्याप्रमाणे झालेले हे माझे जीवन क्वचितच कुठे असेल मागच्या जन्मी मी कोणते असे पाप केले होते की ज्यामुळे मला हे महाभयंकर घोर दुःख सहन करावे लागते महान शोकाने घेरून गेल्यामुळे हे प्राण टाकावेसे वाटतात राक्षसींच्या पहारातून मला राम भेटणारच नाही खरोखर धिक्कार असो या जन्माला, धिक्कार असो या पराध हीनतेला की ज्यामुळे आपल्या मनाप्रमाणे सुद्धा टाकणे शक्य होत नाही सुंदरकांडाचा पंचवीस हवा सर्ग समाप्त